पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे मसाला आहारासंबंधी विवेचन करताना मी मसाल्याविषयी काहीच सांगितले नाही मीठ म्हणजे मसाल्याचा राजा म्हणता येईल कारण मिठाशिवाय सामान्य मनुष्य काही खाऊच शकत नाही म्हणून त्याचे नाव सब रस म्हटले आहे कित्येक क्षणांची शरीराला आवश्यकता आह त्यात मीठ हे क्षार अन्नात असतातच पण अशास्त्रीय पद्धतीने स्वयंपाक केल्यामुळे कित्येकांचे प्रमाण कमी झालेले असेल तर वेगळेही घ्यावे लागतात असा अत्यंत आवश्यक एक कीठ हा आहे म्हणून गेल्या प्रकरणात ते थोड्या प्रमाणात अलग घ्यावे असे म्हटले पण ज्यांची साधारणपणे गरज नाही असे अनेक प्रकारचे मसाले स्वादाकरता आणि पचनशक्ती वाढविण्याकरता म्हणून घेण्यात येतात उदाहरणार्थ हिरव्या किंवा लाल मिरच्या मिरी हळद धनेजिरे मोहरी मेथी हिंग इत्यादी याचा याच्यासंबंधी माझे पन्नास वर्षाच्या स्वानुभवावर आधारलेले मत असे झाले आहे की यापैकी एकाचंही शरीर पूर्णपणे आरोग्यसंपन्न ठेवण्याकरता आवश्यकता नाही ज्याची पचनशक्ती अगदी दुर्बल झालेली असेल त्याला औषध म्हणून ठराविक काळापुरते आणि ठराविक प्रमाणात ते घ्याल तर खुशाल घ्यावेत पण स्वाद म्हणून ते खाण्याचा आग्रहपूर्वक निषेधच केला पाहिजे कोणत्याही प्रकारचा मसाला मीठसुद्धा धान्याचा आणि भाजीचा स्वाभाविक रस मारून टाकतो ज्याची जीब बिघडलेली नाही त्याला स्वाभाविक रसात जो स्वाद मिळतो तो मसाला किंवा मीठ घातल्यानंतर मिळत नाही म्हणूनच मी मीठ घ्यायचे असेल तर ते वरून घ्यावे असे सुचविले आहे तिखट हे तर कोठा आणि तोंड भाजून काढते ज्यांना तिखटाची सवय नाही ते लोक प्रथम ते खाऊच शकत नाहीत पुष्कळांची त्यामुळे तोंड आलेले मी पाहिले आहे आणि तिखटाचा अतिनाद असलेला एक माणूस त्यामुळे भर जवाणीत मेला दक्षिण आफ्रिकेची हपशी मसाल्याला शिवणार नाही अण्णात हरीचा रंग सुद्धा त्यांना चालत नाही इंग्रज लोक आपले मसाले खात नाही